वाचक मिलिंदव्हाणकरी वादा एका, एक एका दारूच्या दुकानातील दारुड्या लोकांना तो वाजवून दाखवित असे व त्यांची करमणूक करीत असे त्या लोकांकडून होणारी आपली स्तुती ऐकून त्याला स्वतःच्या सारंगी वादनाची इतकी खात्री वाटू लागली कि एखाद्या मोठ्या नाट्यगृहात आपण वादनाचा प्रयोग करावा असे त्याच्या मनात आले तसे केले तर पैसे व प्रसिद्धी दोन्ही मिळेल असे समजून त्याने एका रात्रीपुरते एक नाट्यगृह भाड्याने घेतले व प्रयोग करून दाखविला नाट्यगृहामध्ये लोकांची फार दाटी झाल्यामुळे व गडबडीमुळे त्याचा स्वर व सारंगीचा नाद फारसा कोणाला ऐकू गेला नाही व अगदी जवळ बसलेल्या लोकांनी तो ऐकला पण पूर्वी त्यांनी मोठमोठ्या वादकांचे वादन ऐकल्यामुळे त्यांना ते अगदीच करणं कटू वाटले याच्या वाजवण्यात काहीच अर्थ नाही असे ते लोक म्हणतात इतर लोकांनीही त्याची थट्टा केली व त्यास नाट्यगृहाबाहेर हाकलून दिले तात्पर्य अडाणी लोकांनी एखाद्या गुणाची तारीफ केली असता जाणकाराकडून जोपर्यंत तशी केली जात नाही तोपर्यंत कौशल्याची घमेंड बाळगणे म्हणजे मूर्खपणा होय गोष्ट तीनशे दोन आजारी गाढवी व भुकेले लांडगे एक गाढवी फार दिवस आजारी पडली होती ते आता मरेल अशी बातमी पसरली ती बातमी ऐकून काही लांडवे त्या गाढवीच्या समाचाराला आले व लांबूनच विचारू लागले बाईची प्रकृती कशी आहे हा प्रश्न ऐकून गाढवीजवळी तिचा मुलगा त्यांच्याकडे येऊन म्हणाला अहो बाईंची प्रकृती अशी व्हावी जशी तुमची इच्छा आहे तशी ती अद्याप झाली नाही तात्पर्य आजारी माणसाच्या समाचारास बरेच जण येतात पण त्यात स्वार्थासाठी फार जण येतात गोष्ट तीनशे तीन बैल व बेडूक एक बैल पूर्णात चरत असता तेथे काही लहान बेडूक खेळत होते त्यातील एक बेडूक बैलाच्या पायाखाली झेंडून मरण मरण पावला ती हकीकत इतर बेडकांनी घरी जाऊन आपल्या आईस सांगितली ते म्हणाले आई इतका मोठा प्राणी आम्ही कधी पाहिला नव्हता त्या ऐकून बेडकीने आपले पोट फुगविले आणि म्हटले काय तो इतका मोठा होता का त्यावर तिची मुले म्हणाली नाही आई याहून मोठा पुन्हा आणखी पोट फुगवून बेडकीने विचारले काय रे तो इतका मोठा होता काम त्यावर पिल्ले म्हणाली आई तू जरी आपलं पोट फुटेपर्यंत फुगवलंस तरी तुझं मोठेपण त्या प्राण्याच्या प्रसंगालाही पुरणार नाही त्या ऐकून बेडकी मोठ्या गर्वाने आणखी फुगू लागली व त्याच वेळी तिचे पोट फुटले व ती तेथेच मरण पावली तात्पर्य ज्याच्याशी आपली बरोबरी होणार नाही त्याच्याशी बरोबरी करण्याचा प्रयत्न करणे हा मूर्खपणा होय गोष्ट तीनशे चार सिंहाची गुणज्ञता एका सिंहाने एक हरिण मारले व त्यास तो फाडून खाणार इतक्या त्या वाटेने एक चोर जात होता तो चोर सिंहाला म्हणाला अरे सिंहा या हरणाचं अर्धमांस तुझ व अर्ध हे ऐकून सिंह म्हणाला अरे निगरगट्ट माणसा तुझा इथे काहीही संबंध नसता एकदम पुढे येऊन मी मारलेल्या हरणाचा अर्धमांस तू मागतोस या तुझ्या वागण्याबद्दल मी तुला शिक्षा करण्यापूर्वी तू इथून चालता हो नाहीतर फुखट मरशील हे ऐकून तो चोर भिवून पळून गेला इतक्या दुसरा एक भला माणूस त्या वाटेने चालला असता सिंहाला पाहून त्याला काढण्यासाठी दुसऱ्या वाटेने जाऊ लागला ते पाहून सिंहाने त्याला आदराने हात मारली व म्हणाला अरे भल्या माणसा भिवूनकोस तुझ्या चांगल्या वागण्यामुळे या हरणाच्या मांसाचा अर्धा भाग घेण्यास तू अगदी योग्य आहे हे आणि हा वाटा घेऊन जा सिंहाने दोन वाटे केले एक त्यास देऊन दुसरा त्याने स्वत खाल्ला व अरण्यात गेला तात्पर्य लोचटपणा करून डोके उठवणाऱ्या माणसांचा कंटाळा येतो पण आपण होऊन मान देतात गोष्ट तीनशे पाच शेतकरी व त्याची कुदळ एका शेतकऱ्याचे जमीन खाणण्याचे काम चालले होते एके दिवशी आपली कुदळ खाली ठेवून तो थोडा वेळ दुसरीकडे गेला असता ती कुदळ चोरीस गेली त्याने जे मजूर कामाला लावले होते त्या सर्वांना कुदळीसंबंधी विचारले पण प्रत्येकाने आपल्याला काही नसले ते सांगितले त्या शे शेतकऱ्याच्या गावापासून थोड्या अंतरावर एक दुसरा गाव होता तेथील देवाची चोरी शोधून काढण्याच्या कामी प्रसिद्धी होती शेतकऱ्याने ते सगळे मजुर आपल्या बरोबर घेतले वर तो त्या देवाच्या गावी जाण्यास निघाला तेथे जाऊन पोहोचल्यावर तेथील एका हौदावर ते पाणी पिण्यास थांबले असता एक माणूस दवंडी पिटीत आहे असे त्यांनी पाहिले येथील देवाच्या देवळातून पाच हजाराचे दागिने गेल्या रात्री कोणी चोरून नेले त्या चोराचा जो पत्ता लावून देईल त्याला शंभर रुपये बक्षीस दिले जातील अशी तो दवंडी पिटीत होता ती दवंडी ऐकून तो शेतकरी आपल्या मजुरांना म्हणाला अरे चला आपण आपल्या गावी जाऊ ज्या देवाला स्वतःचे दागिने चोरून देणाऱ्या चोराचा पत्ता लावता येईना तो माझी कुदळ ज्याने चोरली त्याचा पत्ता काय लावणार तात्पर्य ज्याला स्वतःची सुधारणा करता येत नाही तो दुसऱ्याची सुधारणा करीत ही गोष्ट शक्य नाही गोष्ट तीनशे सहा चोर पोर एक पोर विहिरी जवळ बसले होते ते तिकडून येणाऱ्या एका चोराला पाहतात मोठ मोठ्याने रडू लागले चोराने त्याला रडण्याचे कारण विचारले तेव्हा ते म्हणाले माझी रुपयाची हादर दोर तुटून या विहिरीत पडली आता मी काय कळू मला घरी आई बाबा मारतील हे ऐकताच चोराने आपले गाठोडे व कपडे विहिरीच्या काठावर ठेवले व रुपयाच्या भांड्याच्या लोहाने विहिरीत उतरून त्याने पुष्कळ वेळ पर्यंत शोध केला पण भांडे काही सापडले नाही मग निराश होऊन त्या पोरात शिक्षा करावी म्हणून तो वर येऊन पाहतो तो गाठे व कपडे घेऊन तो लुच्छा चोर पडून गेला आहे असे त्या साठून आलेला तात्पर्य चोरासजी खसविणारे सवाई चोर या जगात आहेत गोष्ट तीनशे सात ग्रीस देशात झांथस नावाचा एक मोठा माणूस होऊन गेला त्याच्या घरी इसाप स्वयंपाकी होता एके दिवशी धान्तशागरी मेजवानी होती म्हणून त्याने इसाबला आज्ञा केली की सर्वात उत्तम असे जे पकवन असेल ते आज पाहुण्यासाठी कर रात्री ठरलेल्या वेळी पाहुणे जमल्यावर सर्वजण जेवावयास बसले इसाबने नुसत्या बोकडाच्या जिव्हांचे निरनिराळे पुष्कळ पदार्थ तयार केले होते ते खाऊन पाहुणे फार खुश झाले तरीही जिव्हांशिवाय दुसरा कोणताही पदार्थ ताटात ताक नसल्यामुळे धान्थ थोडेसे आश्चर्य वाटले कोरागरी आला तो हिसाबला म्हणाला अरे सर्वात उत्तम असं पक्वांना तयार करायला सांगितलं असता तो नुसत्या जिभेचे निरनिराळे पदार्थ काय तयार करून ठेवलेस त्यावर हिसाबने उत्तर दिले जिभापेक्षा चांगला असा दुसरा पदार्थ आहे का विद्या याचा उगम जिभेपासून झाला आहे व्याख्यान अभिनंदन लग्न व्यापार इत्यादी मोठमोठ्या घडामोडी प्रतिज्ञान या सर्वांचे मुख्य साधन जीवत होय हिची बळबरी करणारा दुसरा पदार्थ नाही इसाबचे हे समयसूचक भाषण लोकांना इतके आवडले की त्यांनी त्याची फारच तारीफ केली त्यावेळी धानस पाहुण्यास म्हणाला अहो आजच्या प्रमाणे सुद्धा अशी माझी विनंती आहे मग तो इसाबकडे पाहून म्हणाला अरे आज जसे तू सर्वात उत्तम पकवान्न तयार केले तसे उद्या तुझ्या मते जे सर्वात वाईट पकवान्न असेल ते तयार कर दुसऱ्या दिवशी सर्वजण जेवायला बसले असता आदल्या दिवशी तेच सर्व पदार्थ जेवणात होते तेच पदार्थ पाहून पाहुण्यास व झानथस यांना फार आश्चर्य वाटले मग झांथस इसाबला रागाने म्हणाला अरे काल जे पदार्थ चांगले होते ते सर्वात वाईट असे काय झाले त्यावर इसाब उत्तरला जिभांपेक्षा वाईट असा दुसरा कोणता पदार्थ आहे जगात जितकी म्हणून नीचपणाची कृत्य होतात त्या सर्वांच्या मुलाशी जीवस कारणे होत असते बंड मारामारी लबाड्या आणि अन्याय यांच्या संबंधाच्या गुप्त बोलाचा जिवेलेच होतात त्याचे इशारेही जिव्हेच दिले जातात मोठमोठे राज्य प्रचंड नगर इतकन नव्हे तर फार दिवसांचे नाश पावतात इसाबते हे चातुर्याचे बोलणे ऐकून लोक अगदी चकित झाले तात्पर्य कोणत्याही वस्तूकडे निरनिराळ्या दृष्टीने पाहिले असता ते निरनिराळ्या प्रकारचे दिसू लागते त्याचप्रमाणे कोणत्याही वस्तूचा उपयोग जसा चांगल्या कामात होतो तसाच वाईट कामातही करता येतो गोष्ट तीनशे रानटी व गावठी हंस एका कुंपणात काही हंस पाहिले होते त्यापैकी दोन हंस एके दिवशी कुंपणाच्या फटीतून बाहेर पडले व जवळ ते कोढा होता त्यातून पोहत पोहत एका दल्दलीच्या जागी जाऊन पोहोचले तेथे त्यांना चांगले खाद्य मिळू लागले म्हणून त्यांनी तेथे ते ते कायम राहावयाचे ठरवले जवळच्या रानटी हंसाचा एक कळक वरचे वर येऊन बसवत असे त्या खळपातील हंसांना या गावठी हंसांची मैत्री करण्यास पहिल्याने संकोच वाटला पण कालांतरा इतका परिचय झाला की ते वागू लागले एके दिवशी त्या हंसांचे आवाज ऐकून एक कोल्हा लपतछपत तेथे आला व तो त्यांच्यावर धडक राहणार तोच त्याची चाहूल ऐकून सगळे रानटी हंस ओरडत आकाशात उडून गेले ते दोघे गावठी हंस मात्र तेथेच राहिले गावात असताना त्यांचा मालक त्यांचे रक्षण करीत असे त्यामुळे त्यांना उडण्याची किंवा स्वतःचे रक्षण करण्याची सवय नव्हती त्यामुळे ते, ते दोघेही त्या कोल्ह्याच्या भक्ष्यस्थानी पडले तात्पर्य जेथे आपले रक्षण करण्यास आपण समर्थ नाही तेथे जाऊन राहणे हा मूर्खपणा होय गोष्ट तीनशे नऊ कुत्रा व बोकड एका कुत्र्याने लांडगा आणि जिधाड यांना पंच नेमून त्यांच्या बोकडावर कर्जाबद्दल फिर्याद केली पंचांनी कुत्र्याचा साक्षी न घेता व बोकडाच्या भाषणाकडे लक्ष न देता बोकड अपराधी आहे असा निकाल दिला मग कुत्र्याने बोकडाचा तात्काळ जीव घेतला व त्याचे मांस त्या तिघाल चांनी वाटून खाल्ले तात्पर्य फिर्यादी आणि न्यायाधीश हे एक झाल्यावर प्रतिवादी किंवा आरोपी यांचा नाश होण्यास उशीर लागत नाही गोष्ट तीनशे दहा गाढव एका माळ्याचे गाढव होते ते ओझे वाहून कंटाळले म्हणून त्याने देवाची प्रार्थना केली की देवा मला दुसरा मालक देशील तर बरं होईल देवाने त्याची प्रार्थना ऐकली व त्याला दुसरा मालक कुंभार मिळाला त्याच्याजवळ राहून व त्याचे काम करून गाढव हो कंटाळले व त्याने पुन्हा देवाकडे प्रार्थना केली देवा कुंभार मालक मला मिळू दे। देवाने त्याची विनंती मान्य करून त्या गाढवास फारच त्रास होऊ लागला व तो पश्चातापाने म्हणाला मी अगदीच मूर्ख देवाला प्रार्थना करून मी हा सांभार मालक मिळविला तो पहिल्या दोघांपेक्षा फारच क्रूर आहे हा जिवंतपणे माझ्याकडून काम करून घेतोच आहे पण मी मेल्यावर माझ कातलंही हा घेईल तात्पर्य नव्या स्थितीत आपल्याला खूप सुख मिळेल अशी खात्री झाल्याशिवाय एकदम हुरडून जाऊन आपली जुनी स्थिती टाकून देऊ नये गोष्ट तीनशे अकरा सिंह हो अस्वल माकड व कोल्हा एकदा अरण्याचा राजा सिंह हो याने आपल्या प्रजाजनांना दरबारात हजर राहण्याचा हुकूम सोडला त्याप्रमाणे बहुतेक प्राणी सिंहाच्या दरबारी आले अस्वलाला सिंहाच्या स्वयंपाकघरातून येणारा वास सहन न झाल्याने त्याने आपले नाक दाबून धरले हा त्याचा उद्धटपणा पाहून सिंह रागावला व त्याने आपल्या पंजाच्या एका तडाख्यात अस्वराला मारले हा भयंकर प्रकार पाहून माकड भीतीने थरथर तापू लागले मग काहीतरी बोलायचे म्हणून ते सिंहास म्हणाले राजे सरकारांच्या स्वयंपाकघरातून येणारा सुवास निरनिराळ्या उंची मसाल्याचा आहे तो त्या मूर्ख असुराला सहन झाला नाही हे त्याचं दुर्दैव होय राजे सरकारांचे पंजेत तर फारच सुंदर आहेत तसे इतर कोणाचेही नसतील माकडाते हे बोलणे ऐकून सिंहाचे समाधान तर झाले नाही पण तो इतका चिडला हे एका क्षणात त्याने त्या ते माकडाच्या चिंधड्या उलवल्या नंतर तो कोल्ह्याकडे बोलून त्याला म्हणाला कसे काय कोल्ह दादा माझ्या स्वयंपाकघरातून येणारा वास कशाचा असावा असं तुला वाटतो त्यावर तो कोल्हा धोकपणे म्हणाला महाराजा धिराज दुसऱ्या वासावरून तो वासा वास कशाचा आहे हे सांगता येण्या इतकं माझं नाक आधीच तीक्ष्ण नाही त्यातून मला आज पडसो झालेला असल्यामुळे आपल्या घरातून येणाऱ्या संबंधाने अभिप्राय देण्याचं धाडस मी करत नाही तात्पर्य प्रसंगावधान व समय सूचकता या गुणांच्या बळावर माणूस वाटेल होऊ शकतो गोष्ट तीनशे टोळ आणि मुंग्या उन्हाळ्याच्या दिवसात काही मुंग्या आपल्या वादुळाजवळ बसवून मिळवून आणलेले दाणे उन्हात वाळवित होत्या इतक्यात भुकेने व्याकुळ झालेला एक टोळ त्या ठिकाणी येऊन व दिनवाने तोंड करून त्यांना म्हणाला एखादा लागेल हे ऐकून त्यातल्या एका मुंगीने त्याला विचारले अरे सुधीच्या दिवसात आम्ही जसं धान्य जमवून ठेवलं तसं तुका ठेवलं नाही तो उत्तरला माझा सगळा वेळ खाण्यापिण्यात आणि मौजा मारण्यात गेला पुढे आपला चरितार्थ कसा चालेल कल्पना ही कल्पनाही माझ्या मनात त्यावेळी आली नाही हे ऐकून मुंगी म्हणते आपले दिवस घालवले ते पुढे उपाशी मरणार हे ठरलेलं आहे मग आता तुझ्या चरितार करावी बरं सात्पर्य ज्यांनी आपले तारुण्य केवळ चैन बाजीत घालविले त्यांना बहुतेक वेळा म्हातारपणे दुःख भोगावे लागल्याशिवाय राहत नाही गोष्ट तीनशे मूर्ती वाहणारा गाढव ग्रीस देशातील एका गावाच्या देवळात एक नवीन मूर्तीची स्थापना करायची होती त्यावेळी ती मूर्ती दुकानातून गावाकडे नेण्यासाठी ने एका गाढवाच्या पाठीवर घालून गाढव रस्त्याने नेत असता गावातील भाविक त्या मूर्तीस नमस्कार करू लागले ते पाहून गाढवास वाटले की लोक हा मान आपल्याला देत आहेत म्हणून त्याने गर्वाने आपले कान उभारले लाथा झाडल्या व शेपूट उभारले काही वेळ त्या गावी येऊन पोचल्यावर त्याच्या पाठीवरील मूर्ती तेथे काढून ठेवली व त्याचा मालक त्याच्या बसला व परत आपल्या गावी येण्यासाठी निघाला मिला मिला तितके पैसे तो, होता। तो राग गाढ़ होता, गाढ़वाला मारित होता रस्त्याल पूर्वी प्रमाण गाढ़वा कक्ष देना सेवा गाढ़वा समझले कि जो लोग नहीं तो आपता तत्पर्य एख्या थोर मानसान मान दिला चल रहे मूर्ख लोग समझता परंतु पुढे खरा प्रकार त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांना खजिर मात्र व्हावे लागते गोष्ट तीनशे चौदा वानर आणि कोल्हा एकदा एक वानर व वा कोल्हा यांची अरण्यात गाठ पडली तेव्हा वानर कोल्ह्याला म्हणाला धुपकेदार शेपटाचा काही भाग तू देशी। मला देशील तर ती मी लावून वाऱ्यापासून माझं रक्षण करीन तुझं शेपूट तुला पुरून उरण्यासारखं आहे नाहीतरी तू ते धुळीत मिळवतोस तर त्यातलं थोडं मला दिल्यास तुझी फारशी अडचण होणार नाही आणि माझंही काम होईल हे ऐकून कोल्हा म्हणाला अरे वांदरा तू म्हणतोस त्याप्रमाणे माझं शेतूर कदाचित मोठं असलं तरी ते मी जन्मभर असतला एक केसही तुला देणार नाही तात्पर्य काही माणसांजवळ बरेच ऐश्वर्य असते पण ते स्वतः त्याचा उपभोग घेण्यास समर्थन असतात पण त्यांचा स्वभाव मात्र विलक्षण असतो कि त्या ऐश्वर्याचा नाश होऊ देतील पण दुसऱ्याला कधीही देणार नाहीत गोष्ट तीनशे कोल्हा लांडगा व घोडा एका कोल्ह्याने शेतात चढत असलेला घोडा पहिल्याने पाहिला मग तो एका लांडग्याजवळ जाऊन त्या घोड्याचे वर्णन करून त्याला घडाला लांडगोबा हे भक्ष सुदैवाने आपल्या पुढं आहे आपण जाऊन तो प्राणी प्रत्यक्ष काय आहे ते पाहू नंतर ते दोघेही त्या घोड्याजवळ आले घोड्याने एक दोन वेळा मान वर करून पाहिले पण असल्या संशयी चेहऱ्याने पाहणाऱ्या प्राण्यांशी आपण बोलावे असे त्यास वाटले नाही म्हणून तो खाली बघत सरू लागला मग कोल्हा आपण होऊन त्यास म्हणाला सद्गृहस्था तुझे मित्र कोणत्या कोणत्या नावाने ओळखतात ते समजून घेण्याची या सेवकाची इच्छा आहे घोड्याचा स्वभाव थोडासा विनोदी होता कोल्ह्याचा अधिक प्रश्न ऐकून घोडा म्हणाला गृहस्थ हो माझं नाव माझ्या मागल्या पायाच्या खुरांवर कोरलं आहे ते तुम्ही वाचून पहा म्हणजे झालं या उत्तरामुळे कोल्ह्याला संशय आला व तो विचार करून म्हणाला मी तुमचे नाव नक्की वाचले असते पण काय करू घरच्या गरिबीमुळे मी काही शिकू शकलो नाही त्यामुळे मी अक्षर शत्रू आहे परंतु माझा हा मित्र फार मोठ्या घराण्यात जन्माला आला असून तो सुशिक्षित आहे त्याला बऱ्याच विद्या अवगत आहेत तेव्हा तुझ्या नावाची अक्षरे तो वाचून दाखवेल ही आपली स्तुती ऐकून लांडगा खुश झाला व आपली विद्वत्ता लगेच प्रकट करावी म्हणून तो घोड्याच्या पायाजवळ गेला घोड्यानेही पायवर उचलून त्याला उत्तेजन दिले लांडगा आपल्या पायाच्या टप्प्यात आलेला पाहताच घोड्याने त्याला जुगराने लाच मारली तो लांडगा गडबडत दूर जाऊन पडला व त्याच्या नाका तोंडातून रक्त वाहू लागले तोंडावर ते नाव कायम ते उमटल्यासारखेच आहे तात्पर्य स्वतःच्या घमेंड खोरपणामुळे जो माणूस संकटात सापडतो त्याने दुसऱ्याच्या सहानुभूतीची अपेक्षा करण्यात अर्थ नाही गोष्ट तीनशे वेडावणारा पक्षी अमेरिका खंडामध्ये एका जातीचा पक्षी आहे तो वाटेल त्या प्राण्याच्या आवाजाची अगदी हुबेहूब हुँग नक्कल करतो पण आपले असे काही स्वर तो त्या आवाजात मिळवू शकत नाही एकदा हा पक्षी रानातल्या एका झाडावर बसून तेथे गात असलेल्या कोकिळीची नक्कल करून तिला विडाऊ लागला ते कहून कोकिळा त्याला म्हणाली अरे आमच्या गाण्यात बरेच दोष असतील ते आम्ही कबूल करतो तेवढ्यासाठी तो आम्हाला विडावून दाखवण्यापेक्षा आमच्या गाण्यातला दोष दाखवून त्यात सुधारणा सुचवशील तर आम्ही तुला काही मान देऊ तात्पर्य दुसऱ्याच वेळावरून त्याचा उपवास करण्यात मोठेचे भूषण नाही तर त्याच्या चुका दाखवून त्या सुधारणा करणे हे भूषण होय गोष्ट तीनशे सतरा सापाचे शेपूट शेपटाने त्याच्या डोक्याविरुद्ध बंड उभारले ते म्हणाले कोणत्याही प्राण्याच्या एकाच शेपटाने वाटेल तिकडं जावं आणि दुसऱ्या शेपटाला त्याच्या मनाविरुद्ध आपल्या बरोबर ओढत न्यावं ही मोठ्या लाजेची व जुलमाची गोष्ट आहे हे शेपटाचे बोलणे ऐकून डोक्याने त्याची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला ते म्हणाले शेकटाला डोळे नाहीत मेंदू नाही यामुळेच त्याला वाटेल तिकडे जाण्याचं स्वातंत्र्य नाही पण डोक्याचा हा युक्तिवाद शेवटाचा आवडला नाही त्याने आपला हट्टीपणा तसाच चालू ठेवला ते पाहून डोक्यात फार राग आला त्याने त्यास वाटेल तिकडे जाण्याची परवानगी दिली मग शेट्टाने आपल्या इच्छेप्रमाणे फिरावयास सुरुवात केली साठ शेकटाकडून मागे सरपटत चालला असता एका उंच कड्यावरून खाली घसरला व त्यामुळे त्याच्या सर्व अंगाला फारच लागले आपल्या मूर्खपणामुळे असे घडले हे पाहून शेट्टास्थळलाच वाटले व डोक्याशी स्पर्धा करण्याचे त्याने अजिबात सोडून दिले तात्पर्य प्रत्यक्ष अनुभवाशिवाय स्वतःची किंमत व कर्तबगाडी काय आहे हे मनुष्य माळी व त्याचा एक गरीब गावठी माणूस शहराच्या बाहेर एक झोपडी भाड्याने घेऊन तेथे राहत होता झोपडी समोरच्या जमिनीत त्याने थोडीशी फळ व भाजीपाला लावला होता त्या जागेपासून थोड्या अंतरावर एक ससा राहत होता तो त्या भाजीपाल्याची फार नासाडी करीत असे कंटाळून तो माणूस शहरात आपल्या मालकाकडे गेला व त्याला सर्व हकी तो म्हणाला मालक तो ससा कशाचीही परवा करीत नाही त्याच्या अंगी काही विलक्षण जादू आहे मी दगड काठ्या त्याच्याकडे फेकून मारल्या तरी तो मार चुकून कुशाल निघून जातो त्यावर मालक उत्तरला ठीक आहे तू काही काळजी करू नकोस माझे शिकारी कुत्रे त्या सशांना एका क्षणात मारतील मी उद्या तिकडे येऊन या गोष्टीचा बंदोबस्त करतो ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तो गृहस्थ आपल्या शिकारी कुत्र्यास घेऊन आपल्या मित्रासह शिकारी ते शिंग फुंकून व कुत्रे मोकळे सोडून सगळे रान उठवण्याचा हुकूम दिला तो सगळा आरडाओरडा ऐकून तसा आपल्या बिनातून बाहेर पडला व जीव वाचविण्यासाठी सगळे भाजीपाल्याचे वाते तुडवीत फळत सुटला त्यामागून शिकारी कुत्रे पडू लागले व त्यांच्या पाठोपाठ नोकरही धावत सुटले सर्वांच्या मागून तो मालक व त्याचे मित्र आपापले घोडे उडवीत निघाले त्या सर्वांनी मिळून मळ्यातील फळझाडांची व भाजीपाल्याची इतकी नाशाडी केली घटकी घटके तो अगदी उजाड दिसू लागला ते पाहून गावठी माणूस म्हणाला माझ्यासारखा मूर्खमीत क्षुल्लक गोष्टीसाठी मोठ्यांची मदत मागण्याची बुद्धी मला कुठून सुचली कोण जाणे या मालकाच्या कारभारामुळे एका तासात माझं जितकं नुकसान झालं तितकं नुकसान वर्षभरात या भागातील सगळ्या सशन करून सुद्धा झालं नसतं ताफर्य काही वेळा रोगापेक्षा त्यावर केलेला उपाय फार अपायकारक असतो गोष्ट तीनशे एकोणीस वाघ आणि चिसुंदरी अरण्यातील एका मोठ्या झाडाच्या दाट सावलीत एक वाघ आपल्या भक्ष्याची वाट पाहत बसला होता जवळच एका बिळातून आपले अर्धे अंग बाहेर काढून एक चिसुंद्री त्याच्याकडे पाहत होती ती विस्तास वाघ अरे गरीब प्राण्या मला तुझी फार दया येते जो सूर्यप्रकाश जगातील इतर प्राण्यांना अत्यंत सुखकारक असतो तो तुला सहन होऊ नये अशी योजना करण्यात देवाने मोठा निर्दयपणा दाखविला आहे असं मला वाटत तुझ्यासारखे प्राणी म्हणजे अर्धवट मेलेलेच प्राणी होत तुम्हाला मारून टाकून या दुःखदायक स्थितीतून जर सुटका केली तर त्याचे तुमच्या रुपकारच होतील यावर चितुंदने उत्तर दिले अरे वाघोबा माझ्या स्थिती संबंधाने तू इतकी कळकळ दाखविली याबद्दल मी तुझे आभार मानते पण खरंच सांगायचं तर माझ्या त्या परिस्थितीतही मला सर्व सुख मिळतं ईश्वराच्या निर्दयपणाचे तुझे उद्गार काढले त्यासंबंधी मला इतकंच सांगायचं आहे की ईश्वराने मला जे गुण दिले त्यावर मी अगदी समाधानी आहे कोणत्या गुणांची वाटणी कशी करावी हे समजून घेण्याच्या काय करण्याची आवश्यकता नाही आता हे खरं की तुझ्यासारखी तीक्ष्ण दृष्टी मला नाही परंतु दृष्टीचं सगळं काम करण्यासाठी माझे हे लहानसे कान पूर्णपणे समर्थ आहेत आणि या गोष्टीचा अनुभव तुला मी आत्ताच दाखविते हे तुझ्या मागल्या बाजूने येत असलेला कसलातरी भयंकर आवाज मला यावेळी अगदी स्पष्ट ऐकू येत आहे इतके बोलून गेली व एका शिकाऱ्याने सोडलेल्या बंदुकीची गोळी छातीत शिरून तो वाघ तेथे झाला तात्पर्य दुसऱ्या ते नसते दोष दाखवून त्याची काळजी करीत बसण्यापेक्षा स्वतःच्या दोषामुळे प्राप्त होणाऱ्या संकटांविषयी सावधानता ठेवणे शहाणपणाचे होय गोष्ट तीनशे वीस आणि शेतकरी एका शेतकऱ्याने पक्षी धरण्यासाठी एक जाळे मांडून ठेवले होते त्यात एका पारव्यामागे लागलेली एक घार सापडली जाळ्यातून सुटून जाण्यासाठी ती पंख फडफड धडपड करीत आहे तो शेतकरी त्या ठिकाणी आला व तिला धरून ठार मारू लागला तेव्हा ती त्याची विनवणी करून म्हणाली दादा मला मारू नको मी तुझा काही अपराध केलेला नाही मी त्या पारव्याच्या मागे लागले होते हे ऐकून शेतकरी तिला विचारू लागला अगं मग त्या पारव्याने तरी तुझा कोणता अपराध केला होता असे म्हणून त्याने तिला ठार मारले तात्पर्य जे लोक निरपराधी लोकांना विनाकारण त्रास देतात त्यांना त्रास देणारा त्यांच्यापेक्षा बलिष्ठ असा भेटला म्हणजे ते अगदी दीन होऊन श्राधुत्वाचा वाचा था आणतात पण त्याचा काही उपयोग न होता त्यांच्या वाईट कर्माची फळे त्यांना भोगावीच लागतात गोष्ट तीनशे एकवीस आणि गव्हाचे कणीस एक शेतकरी कणसातले दाणे काढण्यासाठी काही गव्हाची कणसे बडवीत असतात तो त्रास सहन न होऊन त्यातले एक कणीस शेतकऱ्याला म्हणाले अरे असा भयंकर मार खाण्या इतका तुझा कोणता अपराध मी केला आहे देवानं ज्या स्थितीत मला उत्पन्न केलं त्याच स्थितीत मला का राहू देत नाही शिवाय सगळी मानवजात जर माझ्यावर आपला निर्वाह चालविते वो मला देवानं आपणास दिलेली एक देणगी असं समजते तर मी म्हणजे दसा काय तुमचा शत्रू आहे अशा रीतीने तुम्ही जे बडवता आणि कुठता याचा अर्थ काय यावर शेतकऱ्यांनी उत्तर दिले अरे मूर्खा तुझ्या पुढे अगदी हात टेकले तुला आम्ही अशा रीतीने बडवतो आणि फुटतो म्हणूनच तुझी किंमत आणि लोकांच्या उपयोगी पडण्याची तुझी शक्ती वाढते या बडवण्याची ही निरुपयोगी फोलपटे निघून जाऊन तुझं शुद्ध रूप प्रकट होत हे लक्षात ठेव तात्पर्य टाकीचे घाव सोचल्याशिवाय देऊ नाही गोष्ट तीनशे बावीस म्हातारा सिंह एक सिंह झाला होता तो अगदी मरावयास टेकला आहे असे कळतात ज्या प्राण्यांना त्याने त्रास दिला होता ते सगळे सूट घेण्यासाठी तो पडला होता तेथे आले बैलाने आणि रेड्याने आपली शिंगे रोवून त्याला जख्मी केले कुत्र्याने त्याच्या अंगावर भुंकून त्याचे चावे घेतले रानटुकर चा व शेवटी गाढव पुढे होऊन त्याने त्याच्या तोंडावर लाथा झाडल्या त्यावेळी मरावजा टेकलेला तो सिंह म्हणाला देवा रे देवा मा माझीही काय स्थिती केली आहे शूर व पराक्रमी अशा प्राण्यांनाही थरथर कापविणारा जो त्याला आज नीच गाढवाच्या लाथा निमोटपणे सहन कराव्या लागत आहेत यापेक्षा हजार मृत्यूंचे दुःख मी मोठ्या सुखाने पत्करले असते तात्पर्य आपल्या चांगल्या अवस्थेत आपण इतरांना छळतो पण जेव्हा आपल्यावर वाईट अवस्था येते तेव्हा अत्यंत क्षुदही त्याचा सूड घेतल्याशिवाय राहत नाहीत गोष्ट तीनशे तेवीस ती आणि साप एका सिंहास भूक लागली असता तो अरण्यात फिरत होता तेव्हा त्याला ते उन्हात बसलेला एक साप दिसला तो खाण्याचा पदार्थ नाही हे समजताच सिंहाला इतका राग आला की त्याने आपल्या तीक्ष्ण पंजाने सापा वेदनेमुळे सापाला सुद्धा राग आला व त्याने येऊन सिंहाला दंश केला सापाच्या विषामुळे तडफडून सिंह मरायला टेकला त्यावेळी साप त्याला म्हणाला अरे गर्विष्ठ राजा आता खुशाल मर आणि तुझ्या या उदाहरणाने इतरांना कळू दे की कोणताही गुल्मी राजा कितीही बलाढ्य असला तरी त्याचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही इतकेच नव्हे तर कारण नसताना चिडलेला माझ्यासारखा शुल्लक प्राणी सुद्धा त्याला नाहीसा करण्यास समर्थ होईल तात्पर्य बे बेपरवाई व द्रविष्टपणा यामुळे मोठमोठे राजे देखील धुळीस मिळतात गोष्ट तीनशे चोवीस माकड आणि मधमाशी मधमाशीचे पोळे पाहून एका माकडात मध खाण्याची इच्छा झाली परंतु मधमाशीच्या नांगीचे दुःख केवढे असते याचा त्याला चांगलाच अनुभव असल्याने त्या कोळ्यास हात लावण्याचे धैर्य त्यास होईना तेव्हा ते विचार करीत बोलू लागले ज्या मधमाशीपासून इतका गोड आणि रुचकर मध उत्पन्न होतो त्याच मधमाशीच्या नांगीत इतके भयंकर विष भरलेले असावे हे खरोखरच मोठे आश्चर्य आहे ते ऐकून -खर एक, एक मधमाशी त्याला म्हणले अरे अगदी खरं बोललास माझा मध जितका मधुर असतो इतकाच माझ्या नांगीचा अंश भयंकर असतो तात्पर्य देवाने एकाच ठिकाणी जसे काही गुण ठेवलेले असतात तसेच दोषही ठेवलेले असतात हे लक्षात घेऊन त्या त्या वस्तूच्या गुणाचा उपयोग करून घ्यावा व दोष प्रकट न होतील अशी खबरदारी घ्यावी हे सांगले, गोष्ट तीनशे पंचवीस मत्सरी लोभी माणूस एक मत्सरी माणूस व एक लोभी माणूस असे दोघे चंडिकेच्या देवळात तप होते त्यात चंडिका प्रसन्न होऊन म्हणाली अरे तुम्ही जो वर मागाल तो देईन पण त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवा की दो प्रथम वर मागेल त्याच्यात दुप्पट दुसऱ्या ते मिळेल हे ऐकून लोभी माणसाने विचार केला की के आपण पाहिल्याने मागूच नाही दुसऱ्याला मागू द्यावे कारण तो जे मागेल ते आपल्याला दुप्पट मिळेल म्हणून तो स्वस्थ बसून राहिला त्याचा डाव लक्षात येऊन त्याची खोड बोलण्यासाठी मच्छरी माणसाने देवीस वर मागितला देवी, देवी चंडिके माझा एक डोळा फुटावा अशी माझी इच्छा आहे मग देवीनं तो वर देतात मच्छ्याचा एक लोभी माणसाचे दोनही डोळे फुटले तात्पर्य लोभ व हो मत्सर हे इतके वाईट गुण आहेत की अगदी हाती आलेले भाग्य सुद्धा माणसास ते प्राप्त होऊ देत नाही